म्हणजे काय अभिंद्राप्त होणार आहे हे वेदाला विचारूनच आपण मानलं पाहिजे हा त्यातला अर्थ आहे म्हणजे ग्रंथांना म्हणजे वेद वेदोपी समस्त ग्रंथांना उपजीव्य म्हणजे उपजीवक आपण स्वतः आणि प्रमाण ग्रंथ त्यांना उपजीव्य म्हणजे प्रमाण मानलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं कोणी विशेष लोक विशेष करून माणसाने हे मानलं पाहिजे या लोकात मानलं पाहिजे या लोकात कोण नुसती माणसं नाहीये या लोकात अजून आपल्या असलेले पशु पक्षी वानर नाना तऱ्हेचे ते वानर आहेत त्यांना आपल्याला वा नर म्हणायला पाहिजे वा आपण आणि ते वानर, वानर असे असल्यामुळं केवळ मनुष्यासाठीच विशेषत्वाने असं का म्हटलं त्याच थोडस कारण ते कारण समजलं पाहिजे म्हणून मुद्दाम सांगतो मनुष्यासाठी असा निर्णय या विषयी ज्ञानेश्वर महाराजांनी संसार वृक्षाचं वर्णन करताना एक उभी लिहिली आहे तेवढीच फक्त प्रमाण सांगतो बाकीचा विस्तार प्रसंगा प्रसंगाने सांगितलाय सांगू आने चिया पाना, नये अन्यत्र लागो ते विधाना विशो नाही। की हे तीन वेद, या तीन वेदांूपी वेद पाना इतर प्राणिरूप शाखा लगता कारण हि वेदांनुष्य शाखा फुटूच शक फुटने कभी ही संभवनीय नहीं का संभवनीय नहीं कारण मनुष्यावाचन इतर दुसरा को प्राणी वेदांधाला विषय हो अ याला बरीच प्रमाण वेगवेगळी देता येतात त्यापैकी एक प्रमाण असं आहे पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगे कर्मवशात त्यांची भोगभूमी असल्यामुळं जो कर्मभोग आला असेल तो कर्मभोग त्या पद्धतीने भोगून संपूर्ण एवढच पशु काम करतात त्यापेक्षा अधिक काम पशु करू शकत पशु करू शकत नाही हे कोणालाही कळण्यासारखाच विचार सांगण्याला अवश्य नाही पण मी जाता जाता सांगतो तुम्ही कारण ए म्हटल्या म्हणे विषयशी लोक म्हटल्यामुळे या लोकात मानव आणि मानवा व्यतिरिक्त असले इतर मध्यम आधम पशु पक्षी इत्यादी काचार पण समजण्यासाठी म्हणून पश्वाधिकांची योनी आधम आहे म्हणून त्यांच्याकरला वेदशास्त्र नाही त्यांना पाप पुण्य करण्याचं स्वातंत्र्य नाही हे निराळ पण देवादिकांचा देह दिव्य आहे स्वर्ग लोकांमध्ये आहे तरी देखील त्यांना कर्म करण्याचा अधिकार नाही म्हणून तेही या वेदशास्त्राच्या विधानाचे विषय नाही म्हणजे वेदशास्त्राच्या विधानाचे विषय पशुपक्षी नाहीत देवाधिक नाहीत म्हणजे ज्यांच्या भोगभूमी आहेत ते कोणीच नाही कर्तृत्वात स्वातंत्र्य असे जे मानव ते मानवच फक्त या वेदाच्या विधानाचे विषय आहे असं तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा दुसरी एक गोष्ट दादांनी अशी लिहिलेली आहे की कर्तृत्वाच्या स्वातंत्र्यामध्ये लिंग देहाचा भंग फक्त एकदा मनुष्य हे शरीरातच ब्रह्मज्ञानाने होतो अन्य कशाने कुठेही केव्हाही होत नाही म्हणून मनुष्या वाचून विधाना आणनो हे मानवा करताच आहे असं लक्षात ठेव याकरिता विशेषी इले लोकी या लोक विशेषत मानवांनी मनुष्यांनी अहितापासून म्हणजे दुःखापासून काढून हित देऊन म्हणजे सुख देऊन वाढविणारी श्रुतीपरवृती जगा माऊली नाही म्हणजे अहितापासून काढून म्हणजे परावृत्त होण्यासाठी हिताकडे वाढवण्या म्हणजे हिताकडे प्रवृत्त होण्यासाठी श्रुती स्मृतींचे अर्थ स्वत जा अनुभव आलेला आहे नवे नवे होऊन स्वतः मूर्तीमंत आपण अर्थरूप ते प्राप्त झालेले आहे अशा आचार्यांच्या संगतीमध्ये जाऊन नुसतं आचार्यांच्या संगतीत जाऊन चालत नाही शिष्यस्तेह साधीमान त्वाम प्रपनम आपण त्यांना शरण गेलं पाहिजे शिष्य बुद्धीने त्यांच्याकडे गेलं पाहिजे शिष्य भावनेने भावने तिथे जाऊन चालत नाही नुसत शिष्य भावनेने शरण जाऊन भागत नाही नुसत तर तिथे सतत दीर्घ काल आणि आदरपूर्वक राहून संप्रदायपूर्वक पहिल्यांदा श्रवण मग मनन पठण अर्थज्ञान संपादन इतकं नव्हे तर त्यांचा विरोध परिहारपूर्वक समन्वयाच ज्ञान संपादन इतकं करत आणि इतकं करणं हेच माणसाला पहिल्या पायरीवर नेऊन ठेवणारच ग्रंथोपजीवीची पहिली पायरी ही आहे की जे स्वतः श्रुतीस्मृतीचे अर्थ स्वतः बनलेले आहेत मूर्तिमंत झाले आहेत अशा सत्रुषांच्या जाऊन जी श्रुती माउली अहितापासून का काढून हित देऊन वाढविणारी आहे तिचं अध्ययन करणं तिचा समन्वय समजून घेणं तिची अर्थ ज्ञानाची संपत्ती संपादन करणं आणि समन्वयापर्यंत बोध बुद्धी जाण हे अतिशय महत्वाची गोष्ट ती आपण केली पाहिजे आणि असं ज्यावेळी तुम्ही समजून घ्याल त्यावेळी समजा एखाद्याला हे एवढं कळलं नाही एवढं अध्ययन करता आल नाही तर काय करायचं त्याने दयाची आचरती पाऊल त्याला उत्तर दिलेलं आहे की तुला वेदाध्ययन करता आलो नाही तुला एवढी बुद्धी नाही तुला एवढं बुद्धीचं संवाद नाही तर एक असे जे महापुरुष आहेत ते जसं वागतात ना त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुझा मार्ग दाऊनी गेली आधी दया संतती पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही युवा महाजनो येण पंथा या पद्धतीने तू वारगावस असा या बोलण्यात म्हणून ग्रंथोपजीवी या शब्दाचा अर्थ आहे वेदादी ग्रंथावर किंवा वेदोपजीवी ग्रंथांवर संत वाङ्मयावर दृढ विश्वास ठेवून त्यांनाच उपजीव्य समजून त्यांनाच प्रमाण समजून जे वागणारे लोक आहेत त्यांचं नाव आहे ग्रंथोपजीवी आणि ग्रंथोपजीवी विशेष लोक ये अशा माणसांनी अशा पद्धतीने वागाव वा असे लिहिलंय आणि असे वागणारे असतील ते गेलेले गे किंवा त्याप्रमाणेच रस्त्यावर असतील काय मोठं वेगळे कारण अजून पुढचं मागणं जे आहे त्याच्याकरताय अजून केलेले नाहीयेत पण चालले आहे त्याप्रमाणे त्यांचा आचार आहे त्याप्रमाणे त्यांची बुद्धी आहे त्यांची भावना आहे अशांच्या करता हे मागणं आहे जे पूर्ण पोचलेले त्यांना हे पावलेलं आहे पुढचं जे मागणं आहे ते त्यांना प्राप्त झालेलं आहे हशा अवस्थेमध्ये कि फार समन्वयापर्यंत आलेत अदृढ बोधापर्यंत आलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता सगळ्यात कारण जो पूर्ण ज्ञानी पुरुष आहेत तो ज्या अवस्थेला पोहचलेल्याचे जे मागणं मागायचं आहे त्या मागण्याच्या अवस्थेला तो जाऊन पोचलेल्याच जा, तेव्हा त्याच्याकरता वेगळं मागण्याची काही गरज नाही किंवा काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तोही पुरुष जर आदि पुरुषाच भजन करी, तर त्यालाही जीवनमुक्तीच विलक्षण सुख प्राप्त होईल त्याच्या वागण्याने इतर लोकांना धडा प्राप्त होईल लोकसंग्रह होईल ही त्याची आवांतर प्रयोजन सांगितलेली आहेत ते होतीलच पण तुर्तास वेदादी ग्रंथ व वेदोपजीवी ग्रंथ संत वाङमय इत्यादी यांच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणेच त्यांना उपजीव्य म्हणजे प्रमाण मानून माणसाने वागाव आणि जे वागतात त्यांच्याविषयी महाराज म्हणतात या प्रकारे विशेषतः उपयुक्त ग्रंथांना उपजीव्य म्हणजे प्रमाणभूत मानून त्या ग्रंथाच्या सांगाव्या प्रमाणे आपली सुमती आपली सद्भक्ती आपली धृती आपला सदाचार हे या मृत्यू लोकातील ज्या मनुष्यानी निश्चित निर्णित केलेला आहे ज्याप्रमाणे मी सांगतो त्याप्रमाणे कर्म भक्ती काही लोक योग काही लोक वैराग्य संपन्न काही लोक दैवी संपदा संपन्न आणि काही लोक ज्ञान वो या समाजलेली जी काही साधन आहेत ती ज्यांनी यथाशास्त्रिधी उचित विधी, विधी विधानाला जाणून अनुष्ठिली आहे असे जे लोक आहेत अशा ग्रंथोपजीवी लोकांना विशेष लोक दृष्टादृष्ट विजयी हो अशा लोकांनी दृष्ट व अदृष्ट विजयाने संपन्न व्हावं दृष्टादृष्ट विजयी भाव, असं ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्यात तात्पर्य एक दृष्टादृष्टा विषयीचा अर्थ तुम्हाला मी मागे सांगितला आता उर्वरित एक दोन अर्थ सांग मागे अर्थ आपल्याला सांगितला दृष्ट म्हणजे आपण ज्याला प्रत्यक्ष पाहू शकतो जे इथे उपलब्ध आहे ज्याचा अनुभव येऊ शकतो किंवा आलेला आहे अशा अहक सुखावरही त्यांचा विजय असावा किंवा दृष्ट या शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होणारे जे पदार्थ त्यावर विजय असावा किंवा प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होणारा परमेश्वराचा जो सगुण साक्षात सगुण विग्रहाचा साक्षात्कार तो सगुण विग्रहाचाही त्याला साक्षात्कार व्हावा आणि अदृष्ट म्हणजे पार्त्रिक सुखावरही त्याचा विजय असावा किमा परमेश्वराचं जे निर्गुण निराकार स्वरूप त्या निर्गुण निराकार स्वरूपाचं आत्मत्वाने त्याला प्रत्यक्ष व्हावं आत्मत्वाने त्याचा साक्षात्कार व्हावा असा या बोलण्यात अर्थ आहे दुसरी गोष्ट अशी आहे कि दृष्ट या शब्दाने दृष्ट म्हणजे या जन्मी झालेलं जे ज्ञान जन्मार जाने ज्ञात अपने का ही वेला घड़त कि आपकी जातीवा मधे अपन जान एखी गोष्ट चुकी चीज चुक। जाप दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे जे ज्ञात पाप किंवा ज्ञात असलेली वासना, ज्ञात असलेलं पापाचरण यांच्यावर विजय म्हणजे ज्ञात असलेली पापवासना जर निर्माण झाली तर तिला चिंकण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि अदृष्ट म्हणजे प्राग जन्मे घडलेलं अज्ञात काही जर पापक पाप असेल किंवा या जन्मात अजाणता जर काही पाप घडला असेल तर त्याच्यावरही विजय निर्माण व्हावा हा त्यातला अर्थ आहे किंवा दृष्ट विजय म्हणजे जीवनमुक्ती प्राप्त व्हावी जीवनमुक्त संपादन करण्यातही तो विजयी व्हावा आणि अदृष्ट शब्दाचा अर्थ आहे विदेयमुक्ती प्राप्त होण्यातही त्याला विजय प्राप्त व्हावा खर तर असा आहे की दृष्ट जीवनमुक्ती प्राप्त झाली की विदेहमुक्ती त्याला प्राप्त होते जीवनमुक्तच विदेहमुक्त होत असतो किंवा विदेह मुक्तीचा हवाला आता जिवंतपणे देता येणं याच नाव जीवनमुक्ती आहे असं जरी खरं असलं तरी सुद्धा पदमर्यादेप्रमाणे दृष्ट विजय म्हणजे जीवनमुक्तीची त्याला प्राप्त व्हावी अदृष्ट विजय म्हणजे त्याला विदेहमुक्तीची प्राप्ती व्हावी असा त्याचा अर्थ आहे इथे विजय शब्द का वापरला याच्याबद्दल बराच बरात विचारा, पण एक विचार सांगून पुढे जाजय शब्दाचा मूळ अर्थ असा आहे की जिथे युद्ध होत काही प्रतिबंध निर्माण होतात तेव्हा त्याना बाजूला सारून त्याला परावृत्त करून पुढे जाणे विजय म्हणतो शत्रुता विनाश करून किंवा ते शरण येऊन आपला त्याच्यावर विजय होतो अनेक प्रकाराने आहे इथे ज्ञानेश्वर महाराजांचा भाव असा आहे श्रेयाशी बहुविघ्न आणि सन शास्त्र अस आहे की वाईट कामाला प्रतिबंध कमी येतात प्रतिबंध सगळीकडे येतात पण वाईट कामाला प्रतिबंध कमी श्रेय म्हणजे चांगल्या कामाला आणि जितक जास्त चांगलं काम तिला जास्त विघ्न येतात असं सांगितलेला विषय संपादनामध्ये उत्कर्षामध्ये प्रवृत्त व्हाल त्यावेळी किंवा ज्यावेळी मोक्ष संपादन कराल त्यावेळी म्हणजे अभ्युदयाच्या व निष्क्रियासाच्या प्राप्तीमध्ये बरीच विघ्न येतात त्यात आंतरिक विघ्नांचा महत्वाचा विचार बाह्य विघ्नांचा विचार दयम आहे रातन दिवसामहा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन असं म्हटलेलं आहे म्हणजे बाह्य जग आणि आंतर मन बाह्य जगाचा प्रतिबंधन आत मनाचा प्रतिबंध जनाचा प्रतिबंध नसला तर मनाचा असतो प्रतिबंध बाजूला करणं सोपं आहे पण मनाचा प्रतिबंध बाजूला करणं म्हणून तर त्या मनाला सांगावं लागलं एक तत्व नाम दृढ का कारण तू चंचल आहेस कोणत्याही साधनावर दृढ राहत नाहीस म्हणून तुला बजावून सांगायचं हे मना लोकांच्या मनाला हा उपदेश नाही ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःच्या मनाला करतात उपलक्षण तुम्हाला करता आहात म्हणून आपल्या चित्तामध्ये असलेले जे काम क्रोध लोभ हे जे विकार आहेत या विकारांना बाजूला सारून दृष्ट विषयावर म्हणजे उत्कर्षामध्ये व अदृष्ट सुखावर म्हणजे पारत्रिकावर किंवा अदृष्ट जीवन मुक्ती आणि अदृष्ट विदेह मुक्ती प्राप्त व्हावी हा त्या म्हणण्यात विजय शब्द वापरण्याची तशी फारशी गरज नव्हती व्हावं नाही दृष्टादृष्टावर त्याला विजय प्राप्त व्हावा म्हणजे निष्प्रत्यूह प्रतिबंध विवर्जित जर अभ्योदय प्राप्तीत उत्कर्ष प्राप्तीत किंवा निश्रेयसाच्या प्राप्तीत जर प्रतिबंध निर्माण झाला तर प्रतिबंधाची व्यावृत्ती करून त्याची त्याला प्राप्ती व्हावी म्हणजे त्याच्यावर त्यांचा विजय प्राप्त व्हावा असा या म्हणण्याचा अर्थ आहे म्हणजेच थोडक्यात बोलायचं झालं तर विश्वातील मनुष्यांनी अभ्युदय आणि निश्रेयस यांच्या संपन्नतेने म्हणजे यांच्या उत्कर्षाने त्यांनी असावं ज्ञानेश्वर महाराजांनी अहिकाकडे लक्ष देऊ नका असं कुठेही लिहिलेलं नाही उलट माणसाचं आहीक धड असलं पाहिजे असं त्यांचं मत जयाचे आहीक धड नाही तयाचे परत्रसी काही का म्हणजे अणसाच धड असावं पारत्रिकही धड व्हावं असा एकंदर त्या म्हणण्यात भाग आहे आपली तर एक धड नाही भाराभर चिं अशी आपली आहे स्थिती त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही धड असावं चिंध्यांच्या आवश्यकता न चिंध असून तस आहे एका वेळा असं केली दृष्ट विजय ही त्याला प्राप्त व्हावा अदृष्टाचाही विजय त्याला प्राप्त व्हावा म्हणजे आई सुखार्थही त्याला उच्चता असावी पारत्रिकातही असावी असा या म्हणण्यात अर्थ म्हणजे ज्यावेळी मोठ्या मनाने मागणं मागितलेलं असत त्यावेळी याच मागणं सोडून त्याच त्याच मागणं सोडून यासं त्याचा अर्थ ज्यावेळी तुम्ही अनुष्ठानाचा प्रश्न निर्माण होता कराल त्यावेळी एका समयी एका अधिकाऱ्याला दोन विषय संपादन करता येतात का नाही हा विषय स्वतंत्र जसं एका उत्पन्न झालेल्या हजार ज्ञानाचा अधिकरण आमचं होऊ शकतं तर एका वेळी एका अंतःकरणात दोन ज्ञाने नवीन उत्पन्न होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ समसमुचा खंडन आहे पण क्रमसमुचा अंगीकार त्याप्रमाणे अभ्योदय आणि श्रेयस या दोन्ही त्याने संपादन संपन्न असावं दृष्टादृष्ट फला पासून कोणीही वंचित होऊ नये सगळ्याला सुख प्राप्त मुक्ष लोकातलं सगळं न पण दोन भाष निर्वा आला पाहिजे ते त्यांनी एवढे अंतकालाची गोष्ट माझ्यान काल तरी आ, संपन्न झाला पाहिजे ठीक आहे ज्ञान प्रतिबंधक अशा दोषांची व्यावृत्ती होऊन ज्ञानाला साधक उद्बोधक असलेली दृष्ट स्थि अनुकूल असावी दृष्ट जीवन जीवन मुक्ती प्राप्त व्हावी नाही अदृष्ट मोक्ष विदेव ठरलेला आहेच आहे तो त्याच्याबद्दल काही नाही त्याच्यापासून त्याने वंचित राहू नये ही महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व जीवन सफल जीवन हे हे सफल परिपूर्ण असा या मुख्य अभिप्राय है, मतला है। के मना करता ग्रंथोपची विशेष लोकी ये। वृत्ता दृष्ट विजये हो आवी जी पुरोहित विषय उदयास कुंडली कवरदा हरि मिच्छाल श्री ज्ञानदेव तुकाराम चरण उत्त कुंडली कवरदा हरि मिच्छाल श्री ज्ञानदेव तुकाराम चरण उत्त कुकार पुरे ंद स्वामी जयमण गोविंद ब्रह्मानंद पण सुखदेवर्ती ब्वार एकत गगनसदृशं तत्मसीक विमलमूतम भावाणखीतं सद्गुरे विनायक गुरु नवने साखरे नाम विश्रुत तृणसानिध्या जीवा मुक्ता साखरे वंश विख्यात ज्ञानदान परायण विनायकं गुरु मंदे भोबंध विमुक्त श्री विश्वेशराव हा होईल दान कसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला अखिल विश्वाच्या परमहितासाठी ही प्रार्थना म्हणजे प्रकृष्ट अशा स्वरूपाची अर्थना म्हणजे याचना प्रकृष्ट स्वरूपाचं हे मागणं मागितल्यानंतर श्रीमन निवृत्तीनाथ प्रसन्न झाले आणि ज्ञानेश्वर महाराज हे एकूण एक श्री गुरुभक्त एकविध भक्ती संपन्न आणि निवृत्तीनाथांचे अत्यंत जवळचे सक्षिष्य होते आणि मागणं मात्र प्रयोजना वाचून विश्व कल्याण कलवला ज्यादा चित्ता मध्य है असा एक थोर भक्त थोर शिष्य अपला सत तत्वज्ञ ज्ञानेश्वर महाराज है जा प्रार्थने लासरुन श्री सदगुरु श्रीमन निवृत्तिनाथ हे वर देना सारे प्रवृत्त होता वर देता हा होल दान याच थोडक्यात भाषणांतर कथा असतो एवढच आहे ऐकल्यावर महाराज काय म्हणाले कथा असतो त्या तथास्तूचा हा अर्थ एवढा आहे अशी प्रार्थना केल्यानंतर या ओबीचा शब्दशहा अर्थ आहे एक म्हणजे अशी प्रार्थना केल्यानंतर विश्वेश राहू म्हणजे विश्वाचे प्रशासन नियमन करणारा राजा विश्वात्मक जगद्गुरु श्रीकृष्ण रूप श्रीमनुवृतिनाथ विश्वनियामक देवदेवतांचे राजे असे सर्वसमर्थ श्री गुरु श्रीमनुवृनाथ हे काय संतुष्ट झाले तोषवनी मज द्यावे पसायदान येणे वाघ येणे तोषावे संतुष्ट झाले आणि या प्रार्थनेविषयी वराच्या प्रार्थने संबंधी ते संतुष्ट झालेले श्रीमन निवृत्तीनाथ म्हणाले हा होईल दान पसाव म्हणजे हा दानाचा प्रसाद होईल हे ज्ञान देवा तुझ्या प्रार्थनेप्रमाणे हा आमचा वरदानाचा प्रसाद अवश्य होईल निश्चयाने होईल अर्थात प्रथासू असं यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे आम्ही तुझवर वरदानाचा अनुग्रह निश्चित करू असे ते त्यांनी दिलेले आपण सांगतो त्याप्रमाणे हे मंत्री नेते आश्वासन देतात वर बघावर तरी ते आघळ पगड असत वस्तुस्थितीने ते निव्वळ पोकळ असत तसही नाहीये हे वरदान भरीव आहे निश्चित फल परि होणार आहे या वराने या वरदानाने ज्ञानदेव सुखी झाला म्हणजे संतुष्ट झाला असा या ओवीचा थोडक्यात शब्दशा अर्थ आहे यातलं काही चिंतन आपल्याला सांगतो की ज्याच्यामुळे थोडा खुलासा हो खुलासा न करता एवढं सांगितल्याबरोबरच त्यातली जी गंभीरता आहे त्या सहज लक्षात येण्यासारख्या तथापि काही गोष्टींचा खुलासा करतो पुला। ज्ञानेश्वर महाराजांनी ऐझ असा शब्द वापरलाय एज या शब्दाचा अर्थ आहे ही एवढी सगळी प्रार्थना करून झाल्यानंतर म्हणजे प्रार्थनेच्या शेवटी <coughs> कारण आता हा शब्द मागे मी आपल्याला सांगितले की ग्रंथसिद्धी झाल्यानंतर हा जसा पूर्वी आलाय तसा इथे हा शब्द या नऊ ओव्यांच्या मध्ये जी प्रार्थना केली या प्रार्थनेच्या शेवटी दोन गोष्टी या प्रार्थनेच्या शेवटी दोन गोष्टी झाल्या एक गोष्ट अशी घडली कि हा होईल दान पसाव अशा प्रकारचा आशीर्वादात्मक उद्गार श्रीमंत निवृत्तीनाथांच्या मुखात आणि दुसरी गोष्ट घडली की यामुळे ज्ञानदेव संतुष्ट झाले सुखी झाले म्हणून म्हणजे ही प्रार्थना पूर्ण केल्यानंतर या काही गोष्टींचा खुलासा नंतर पण तूर्तास एक मने, कोण म्हणे श्री विश्वेश विश्वेशराव हे पद कोणाच वाचक आहे याच्याबद्दल बराच लोक वहापोह करतात तो तुमच्या कानावर आला नसला तर थोडक्यात असा आहे लोकांचं असं म्हणणं आहे कि इथे ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमंत निवृत्तीनाथांचा उल्लेख केलेला नाहीये सामान्य मुखाने श्री विश्वेशराव असं म्हटलंय मग त्याचा अर्थ श्रीमंत संकुचित करायचं तुम्हाला काय कारण आपणच काल नियम सांगितलाय ग्रंथ हा शब्द जर सामान्य मुखाने प्रवृत्त झालाय तर ग्रंथ शब्दाने वेदापासून तो थेट निळप महाराजांच्या पर्यंतचे सर्व ग्रंथ घ्यावेत त्याप्रमाणे इथे विश्वेशराव या शब्दाने श्रीमनिवृत्तीनाथ लिहिण्याच्या ऐवजी संपूर्ण जगताचा नियंत्रण माया विशिष्ट ईश्वर का घेऊ नये असल्यावर माणसाला वाटत हा बरोबर आहे बरोबर का योग्य म्हणलं आहे पण याचा खुलासा असा आहे ही जी प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना पाहिल्यानंतर आपल्या अस दिसून येईल कि ही प्रार्थनाने संपन्न ही प्रार्थना सर्व मंगल स्वरूप प्रसादाच दान मागणारी आहे ती ऐकून विश्वेशचा परमराजा तो पूर्ण संतोष पाहून बोलला तर त्याच थोडक्यात पहिल्यांदा असं दिसून येतं कि त्यांच्या समोर श्रोत्यांमध्ये बसलेले स्वामी समर्थ सद्गुरु श्रीमंत निवृत्तीनाथांच्या रूपाने तो म्हणाला कथास हेज ऐकल्या बरोबर आपल्याला लक्षात देण्यासारखा हा मागितलेला प्रसाद दान तुला मिळेल यात सद्गुरूंच नाव नाहीये म्हणजे श्रीमन निवृत्तीनाथ असं नाही आहे म्हणून ही देवाची प्रार्थना का मानू नये असं कोणी म्हणेल तर त्याच थोडक्यात उत्तर असाय संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज परमात्मा आणि यांच्यामध्ये पहिल्यांदा भेद मानतील हे पहिल्यांदा लक्षात कारण उपनिषदामध्ये ज्याला ब्रह्म म्हटलेला आहे त्याला थ, देव या शब्दाने अन्यत्र प्रयोग केलेला आहे आणि देव म्हणजे दीवधात सांगितलेलं चित स्वरूप म्हणजे ज्ञानस्वरूप ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या गुरुंना आणि देवाला दोघालाही ज्ञानस्वरूप मानतात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती मूर्ती ते सद्गुरु म्हणजे ज्ञानस्वरूप आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ज्ञानस्वरूप मानणारे ज्ञानेश्वर महाराज असल्यामुळे म्हणजे देवही ज्ञानस्वरूप आणि गुरुदेव ही ज्ञानस्वरूप म्हणजे देवही ज्ञानस्वरूप आहे व गुरुदेव ही ज्ञानस्वरूप आहे आणि रूढी वृत्तीने पुराणाधिकांमध्ये देव आणि ब्रह्म शब्द देव आणि सद्गुरु शब्द एका वापरलेले आहे त्यामुळं हदि शब्दाचा अर्थही ब्रह्म देवशब्दाचा अर्थ ब्रह्म आणि ब्रह्म शब्दाचा अर्थ ब्रह्म म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही दोघेही ज्ञानस्वरूप आहेत म्हणून त्यांच्यामध्ये भेद नाही ते दोन्ही एकच आहेत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने सद्गुरूंच्या नावाचा वेगळा उल्लेख करण्याची त्यांना आवश्यकता नव्हती आणि आवश्यकता नसल्यामुळे तसा त्यांनी वेगळा उल्लेख केलेला नाही आणि विश्वात्मक हा माझा श्री निवृत्ती राजा असं महाराजांनी अनेक वेळा म्हटलेला त्यामुळे निवृत्ती ते परिच्छिन्न कधीच मानित नव्हते निवृत्ती हे विश्वात्मक आहेत अशी त्यांची पूर्ण दृढ भावना असल्यामुळे दृढ निश्चय असल्यामुळे त्या दृढ निश्चयाने त्या दृढ भावने निश्चयाने सांगतात आणि आरंभी श्रीमंत निवृत्तीनाथांना उद्देशून आता विश्वात्मकी देव असाच शब्द वापरतो श्रीमंत निवृत्तीनाथ हे विश्वात्मक आहे ते ज्ञान स्वरूप आहे त्यांना विश्वात्मक देव असं म्हटलेलं आहे आणि ही गोष्ट मनामध्ये घेऊन दोघांचा अभेद असा त्यांचा निश्चय आहे म्हणून या प्रार्थनेच्या शेवटी जर ते असं म्हणाले एक म्हणे श्री विश्वेशराव तर या म्हणण्यामध्ये विश्वात्मक देव म्हणजेच विश्वेशराव ज्याचा उल्लेख पहिल्यांदा केला आणि पहिला विश्वात्मक देव या शब्दाचा अर्थ जर श्रीमन निवृत्तीनाथ असेल आणि श्रीमन निवृत्तीनाथ हे जर विश्वात्मक असतील तर देव आणि श्रीमंत निवृत्तीनाथ सद्गुरुदेव यांचा वेगवेगळा उल्लेख करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि समजा एखादा म्हणाला की आम्ही विश्वात्मक देव माया विशिष्ट ईश्वर मानतो तर मान त्यांनी काही बिघडत नाही का बिघडत नाही त्याचं कारण श्रीमन निवृत्तीनाथ हे विश्वात्मकच आहे किंहना विश्वात्मक, कि विश्वात्मक देव असल्यामुळेच अत्यंत व्यापक उदार वृत्तीने त्यांनी या भूतांच्या कळवळ्याने उद्धाराविषयी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याची त्यांनी आज्ञा केली असं मागे आपल्याला वर्णन ऐकलेलं आहे या तीन शब्द आहेत विश्व ईश आणि राहू विश्व शब्दाचा अर्थ जगत ईश शब्दाचा अर्थ आहे ईशनशील नियमन आणि नियमन करणाऱ्यांचा हा राजा म्हणजे काय करतुम अशी शक्ती त्या ईश्वराच्या ठिकाणी महाराजांनी लिहिले कि वायूने क्षणभरी उगे नसावे पर्वती बैसका न संडावे समुद्रे रेखा नोलांडावी हे आज्ञा मासे याच नाव आहे प्रभू या नियामक शक्ति ती नियामक शक्ति कश है कर अपने संगत कि आम चाहिए विद्या ने संपन्न का कारण आम संग्रमा संगित प्रमाण करता अंगा मधे कर प्रमाणे अजिबा करीत नहीं केकर आणि सांगतो करतात नेमकं विपरीत त्यांची कोणती शक्ती आहे ठिकाणी मात्र अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती आहे अनेक उदाहरणांनी ही गोष्ट आपल्याला सांगता येईल अशा शक्तीने संपन्न असणारे जे देव जो ईश्वर त्या ईश्वराचं वर्णन भगवान स्वतः करतायत गतीर्भरता प्रभु साक्षी निवास शरण सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधान बी यावर केलेलं जे व्याख्यान आहेत माऊलींचं ते तुम्ही मुळातून वाचा तिथे विस्तार भयास्तव वेळेच्या अभावी मी सांगत नाही फक्त श्लोकातल्या शब्दांचा अर्थ सांगतो आणि त्याच्या आधाराने त्या ओव्यांचं आपण चिंतन करा पहिली गोष्ट आहे गती ही म्हणजे विश्वाची परमगती भरता म्हणजे विश्वाच धारण करता व पोषण करता प्रभू म्हणजे सर्व नियंता सत्ताधारी स्वामी आम्ही स्वामी आहोत पण नामधारी स्वामी आहोत तुम्हाला त्याच्याकरता दोन उदाहरण द्यायचे एक उदाहरण आमचं नेहमीच देत इथे आमची एक जमीन आहे आत्ता पुण्याला जाण्याच्या रस्त्यावर आहे त्याच्यावर माझं नाव आहे पण इतर हक्कामध्ये कुळाचं नाव आहे आम्ही जाताना येताना सांगतो ही जमीन ना आमच्यावर आमच्या नावच्या सात बाराला आमचं नाव आहे बर मग काय का मध्ये पेअर सांगा आम्ही म्हणतो आम्हाला माहित नाही यावर्षी किती बिल झालं माहित नाही म्हणजे आम्हाला तिथे पाऊल टाकू देत नाही म्हणजे आम्ही कसले मालक आहोत सात बाराच्या उतार्यावर नाव लिहिलेले मालक म्हणजे नामधारक मालक सत्ताधारी मालक आम्ही तेच नाही व्यवहारामध्ये आमच्या इथे जर कोणी आलं तर विचारतो मनुष्य आल्यावर का हो मला म्हणजे आमची जेवायची व्यवस्था आम्ही म्हणतो जरा थांब जरा विचार घेतो घरात तुला सांग नेमकं काय घराचा विचार म्हणजे भिंतीचा घेतो हा माणूस त्याचा विचार घेतल्याशिवाय मला सांगता येत नाही मालक आहे पण कसला मालक आहे नामधारक मालक आहे चार माणस मी जेवायला आणून घालू शकत नाही ह्याचाच अर्थ असा की कितीतरी व्यवहारामध्ये असं घडतं की जे नामधारक मालक असतात वस्तुस्थितीने मालक नसतात हे नामधारक मालकांचे पुष्कळ गोष्टी तू कालची गोष्ट असायची ना कोण अमक्याच्या नावा दिल आम्ही बोलतोय हे एक मालकांचे प्रकार आहे सगळे इथे सत्ताधारी नियामक असतो त्याच नाव आहे प्रभू कोणालाही प्रभू म्हणायचं नाही कितीतरी लोकांचं आड काय प्रभू आहे काही माणसांची नाव आहे प्रभू कोणावर सत्ता चालत नाही आपल्या इंद्रियावर सत्ता चालत नाही तर बाकी त्यांची काय करत म्हणून प्रभू शब्दाचा अर्थ निय स्वामी साक्षी निशुभ शुभ आणि अशुभ या उभय कर्माचा अलिप्त राहून दृष्टुत्व करणारा साक्षित्व करणारा द्रष्टा निवासा सर्वांच निवासस्थान असणारा शरणम म्हणजे शरणागतांना अंतिम शरण्य जर कोणी असेल तर परमेश्वर आहे विश्वेश आहे रक्षण करता आणि सर्वांचा सन्मित्र आणि सन्मित्र शब्दात सुद्धा मुख्य भाग असा आहे प्रत्युपकार निरपेक्षतेने उपकार करता असा तो सुरू आहे आणि त्यांचा तो परमहितकार करता आहे त्या पुढे प्रलय स्थानम म्हणजे विश्वाचा उत्पत्ती करता विश्वाचा स्थिती करता आणि विश्वाचा लय करता ही सर्व कर्मे जो करतो त्याचं नाव आहे प्रभव प्रलय स्थान निधानम बीजम आणि सर्व कर्मांचा प्रलयचा तो स्थान आहे तो संकल्प वासना संस्कारांच निधान आहे आणि या संपूर्ण जगताच अविनाशी कारण आहे असा कोण आहे तगवान म्हणतो मी आहे असे या विश्वाचे नियामक या व्यतिरिक्त ही काही दिशा दिखपाल आहेत आणि एकाने लोकपाल नियम नियंत्रित केले आहेत त्या सर्व नियामकांचा नियामक त्याच नाव आहे विश्वेश राऊ विश्वाच ईश्वरत्व नियामकत्व ज्याच्याकडे आहे त्याचाही राजा ते माझे श्री ते आ, गुरु निवृत्तीनाथ आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळ मागे वर्णन केले ते या आपल्या गुरुभक्तीच्या वर्णनामध्ये झालेल्या ते मी सांगत नाही अशा प्रकारचा उपकार करणारा म्हणजे सर्व प्रकारचा उपकार करणारा असा कोण आहे तो, तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरु श्री निवृत्ती राहटता असे मजही आश्वर माउली सांगत्या अशा प्रकारचा सर्व तोपरी उपकार सर्वांग परिपूर्ण अशा प्रकारचा उपकार करणारा समर्थ सद्गुरु कोणतं श्रीमंत निवृत्तीनाथ ते माझ्याही हृदयामध्ये येऊन नांदत आहेत असं म्हटलेलं आहे म्हणून त्या श्रीमंत निवृत्तीनार्थांच्या सारख्या महापुरुषांच्या चरणी आपलं स्वतःच मागणं मागितल्या अर्थात तुम्ही कल्पना करा कि अनेक श्रोतेंच्या समोर होते त्या श्रीमंत निवृत्तीनाथ होते आणि हे मागणं मागितल्या बरोबर ही प्रार्थना संपल्या बरोबर कोणाच्या मुखातून असे उद्गार बाहेर पडणं संभव नाहीये कथा हे हा होईल दान कसाव अशी जर आपण कल्पना केली तर त्या सर्व श्रोत्यांच्या मध्ये त्यांचे श्रीमन निवृत्तीनाथ हेच बसलेले असल्यामुळे त्यांचे उद्धार निघणं संभवनीय असं एक कल्पना करून तुम्हाला बोलायचं आमचा तर निश्चय पण तुम्हाला एक प्रयत्न म्हणून सांगितलं कल्पना कराश आणि कल्पनेतनं काय वाटलं ना मग तेच नक्की म्हणणं शक्य अर्थात श्रीमंत निवृत्तीनाथ आणि देव या उभयामध्ये दे अभेद असल्यामुळे किंवा उभयांच्या मध्ये भेद नसल्यामुळे उभयांचा वेगळा निर्देश करण्याची आवश्यकता नाही आणि दुसरी गोष्ट उपाधिकृत भेद ठेवून पूर्ण व्यवस्था लावून मूल अनादी असणार जे ऐक्य आएक्या। त्या ऐक्याला व्यक्त करण हे ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेच ज्ञानेश्वर महाराजांच्या आढळ श्रद्धेच आणि त्यांच्या तत्वज्ञानाचे एक वैशिष्ट्य अनेक ठिकाणी तुम्हाला हे वैशिष्ट्य दिसेल की जिथे जिथे महाराजांना असा प्रसंग निर्माण झाला तिथे तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी उपाधिकृत भेदाने सगळ्या व्यवहाराची संगती लावून द्वैत न मोडता केले आपणा असे अर्जुन आपल्यासारखं केलं भगवंताने असं महाराजांनी म्हटलं म्हणजे उपाधिकृत द्वैत अवश्य असावं उपाधिकृत द्वैतामध्ये अवश्य व्यवहार करावा कि मोहना मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे याव तरेव रेवंद्या वेदांतो गुरुरीश्वर प्राप्त पश्चातिवारणा याचा अर्थ काय होतो की तत्वज्ञानानंतर पूर्ण झाल्यावरही आपण पुन्हा त्यांचा दासून राहणं याला फार महत्व आहे त्यान ठेव व्यवहारात असा अनुभव येतो माणसाला थोडं ज्ञानी कोण आहे तो घोषणाच करतो माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानी कोण आहे कोण येथे कीर्तनाला काय आमंत्रण द्यायला लोक मला काय ते येणं शक्य नाही तुम्ही कोणाला बोलवा वगैरे त्यांनी झाले आमचा एक विद्यार्थी त्यांना भेटला वाटले त्यामुळे आपण कोण बोलल्या कुठे आला होता असं असं म्हणलं मला वेळ नाही मी काही येऊ शकत नाही असं त्यांनी मग जेवढ मला येत नाव महाराजांना येत ते मला येतात आठवली सांगतो मीच त्यांना काढून देत त्यामुळं तुम्ही त्यांना नेण्याच्या मला काय माहीत नाही आता ते येणार नाहीत ना मी येतो तुमच्या मला घेऊन चला असंही माणसाला थोडं आल्याबरोबर असत वाटाव चांगली गोष्ट एवढा मुलगा चांगला ज्ञाने झाला तर कुत्रात इच्छित पराजय असा आपल्याला म्हटलेला त्याप्रमाणे घडलं चांगली गोष्ट अर्थ तसा नाही सांगतो कि पूर्ण गुरुंचा इतका बोध होऊ नये सतत नाथ तबाह नमाम कि नसत मी तुमचा दास आहे तुम्ही माझे नाही कस समुद्राचे तरंग तरांचा समुद्र असं कधी म्हंटल जात नाही शंकराचार्य गुरु नावाला उद्देशन म्हणत आहेत तर समुद्रोही तारंगा तर समुद्राचे तरंग म्हटलं जात तरंगांचा समुद्र असं कोणी म्हणत नाही म्हणून तुमचा मधला आणि माझ्यामधला भेद जरी खरोखरी गेला असला सत्य पी भेदा भेदाचा अपगम खरोखरीच झालेला आहे म्हणजे निवृत्ती झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही माझे नाथ आहात आणि ज्ञानेश्वर का। महाराज काय म्हणतात का ते उरले माझे पायिक मी तुमचा पायी काय म्हणतात असा असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा हा स्वभाव आहे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की त्या आपल्या अक्षरामध्ये आपल्या दृढ श्रद्धेने आणि आपल्या तत्वज्ञानाने त्याच वैशिष्ट्य म्हणून उपाधिकृत भेदामध्ये व्यवहाराची पूर्ण संगती लावून अभेदस्थिती प्रगट करीत असतात म्हणूनच श्रीमंत निवृत्तीनाथांच्या मुखातून म्हणजेच विश्वात्मक देवाकडून म्हणजेच विश्वात्मक श्रीमन निवृत्तीनाथ माझा त्यांच्याकडून संतुष्टतेने आपण होऊन अनावरतेने किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं त्या सगळ्या गोष्टीचा पुढचा मागचा विचार करून असलेली, मा असलेली जी प्रज्ञा कोणाची श्रीमंत निवृत्तीनाथांची ती प्रज्ञा विचार आणि परिपूर्ण झाल्यानंतर ज्या प्रज्ञेच तृप्तीमध्ये रूपांतर झालंय त्या प्रज्ञेच्या निवृत्त असल्या प्रज्ञेच्या मुखातून म्हणजे त्या प्रज्ञेने संपन्न असल्या श्रीमंत निवृत्तीनाथांच्या मुखातून उद्गार निघाले हा होणारे मागणं बघावं तर असं नाहीये धनंदेही पुत्रंदेही असलं मागणं काही नाही मागणं बघावं तर विश्वाच्या परम कल्याणाचं मेल कि परमांधा स्वतः माया विशिष्ट परमेश्वर तो, विश्वा क्या मागना मागना तो, वर, तो सुधा विश्वाच कल्याण है अत्यंत उदार वृत्ति चाहिए सत सम्राट ज्ञानेश्वर महाराज है तो असन ऐव सुधा मगनारा माला को किंवा कोणीतरी येऊन मला असं मागाव म्हणून वाट पाहत उभा असेल इतकं हे उदार वृत्तीच मागण असल्यामुळे आणि पुरविणारे या मागण्याला पूर्ण करणारे कोण आहे अभिलित मनोरची पुरवितातो आर्थबंधू असलेले निरंतर कारुण्य सर्वोपकारी समर्थ सद्गुरु सदाशिवावतार असल्यामुळे श्रीमंत निवृत्तीनाथ प्रसन्न व्हावीत आणि त्यांच्या मुखातून हा होईल दान पसाव असे अमृत मधुर बोल निघावेत आपसुका ते बाहेर पडावेत यात नवल वाटण्यासारखं काय हो हे असंच घडलं असेल <laughs> काय हे असंच घडलं असेल किंवा असं घडण्यात त्याचं खरं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला दिसून ज्ञानेश्वर महाराज सारखी प्रतिभा ज्यादा शिष्या की है शिष्यालिक ग्रंथ कर्तृत्व है जो शिष्य अपल व्यक्तित्व अन्य भावे समर्पित जीवन अपने गुरू जीवना, जीवना मध्य व्यक्तित्वा मध्य कर वगण मण विश्वाच हिताच मारण मानत है उदात्त स्वरूपाचं मागणं मागत आहे तेव्हा ती उदात्त मागणी पूर्ण व्हावी असं सद्गुरूंना वाटावं हे अत्यंत स्वाभाविक आणि साहजिक आहे यात कुठल्याही प्रकारचा कृत्रिमतेचा संबंध लेश वारा सुद्धा न्यास लक्षात ठेवा तुम्ही बारकाव्याने पहा प्रत्येक मागणं हे विवेकपूर्वक आहे प्रत्येक मगना मध्य मानवी जीवनाची की पूर्णता सफलता हो तत्व है व्यक्ति कुटुंबिर ज्यादा पाया है अशा प्रकार सर्व मगन मानवी जीवना अर्थवत्ता प्राप्त वावी हा ज्ञानेश्वर महाराज का हेतु दिखो हे सगळं पाहिल्यानंतर या सगळ्या मागण्यांचा तुम्ही आम्ही विचार करा एकांतात बसून विचार करा आणि ह्या प्रत्येक मागण्या समोर ठेवा हे सगळं मागण्या ऐकल्यानंतर तुमच्या आमच्या व कोणाच्याही मनात असं येईल कि खरच हे असं घडलं पाहिजे व कधीतरी दुरितारचा आमदार निवृत्त झाला पाहिजे कधीतरी सत्कर्मामध्ये यांची प्रवृत्ती झाली पाहिजे स्वधर्मरुपी सूर्याचा उदय झाला पाहिजे असं कोणाच्याही मनात येईल असाच भाव उत्पन्न होईल कि म्हणा हा त्यावेळी सर्व श्रोत्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला असेल यात कुठल्याही प्रकारचा संदेह नाही आणि सर्वांच्या मनामध्ये असलेला हा भाव श्रीमंत निवृत्तीनाथ त्या सर्व श्रोत्यांच्या मध्ये प्रमुख श्रोते व सद्गुरू असल्यामुळे त्यांच्या मुखातून हा प्रसाद दान हे वरदान या रूपाने हा होईल दान पसाव अशा प्रकारचा म्हणजेच तथास्तु तो असा उद्गार व्यक्त होणं स्वाभाविक असल्यामुळे तो व्यक्त झाला ह्याच नाव आहे हा होईल दानप्रसाद लोक कुठेही गेला असताना असं सांगतात आम्ही पण सांगतो आपले आपल्या परंपरा परंपरेमध्ये सर्व थोरथोर श्रीगुरु संत महात्मे संगत आले आशुर्वाद द्यावा हा चिं कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान द्यावे कृपादान केली संती कल्पांती ही सरेना हे काय गोष्ट आपल्या संप्रदायामध्ये आहे ती गोष्ट दिसत नाही बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या दिसत नाही पण कार्य करतात त्याला एक माझं नेहमीच उदाहरण तुम्हाला देत एखादा माणूस एखाद मोठ कार्य करून येतो शारीरिक विजय मिळवून येतो भावनिक विजय मिळवून येतो एखाद्या तत्वज्ञानाच्या सभेमध्ये विजय मिळवून येतो एखाद्या गोष्टीच्या फडामध्ये जाऊन विजय मिळवून येतो तुमच्या आताचे नवीन खेळ क्रिकेट आमके ता, खरोखरी म्हणजे मॅच फिक्सिंग न करता आता मुलाला पाठ झालो का हे सगळं ते न करता विजय मिळवून आला कोण तर त्याला त्याच्या त्या विजयाच्या वेळी जे कष्ट पडलेले असतात त्या कष्ट उपसण्याचा काही श्रम होत असत आणि त्या श्रमाने संपन्न झालेला विजय मिळवून आलेला मुलगा आपल्या घरात आला आणि त्याच्या मातेने त्या विजयाला पाहून प्रसन्न होत शाबास म्हणून त्याला शाबासकी दिली त्याच्या पाठीवरून हात फिरवला तर त्या हात फिरवण्याने केवळ काही त्याच्या किमया वगैरे काही नाही जादू नाही विजेचे त्याच्यामध्ये करंट सोडलेले नाहीत <laughs> <laughs> बर का तुमचे एअर कंडिशनचे त्याच्यात रचना करून शरीरामध्ये शिरण्याची योजना केलेली नाही कोणी एक सामान्य आहे अशा या आला पाहून त्या मुलाच्या पाठीवरून जर हात फिरवी तर केलेल्या सर्व श्रमाचा परिहार आता या एखादी बाई कुणी म्हणे एखाद्याला की, तू फार मोठा विजय म्हणून मला सगळे तुझ्या पाठीवरून मी हात फिरवतो त्या हात फिरवण्याने होईल काही हो कशाने होत मग हात फिरवण्यानेच होत पण कोणाचाही हात फिरवण्याने होत ना त्यातला आईच्याच हात फिरवण्याने होत आईच्या म्हणजे मानलेली दाई दत्त कोणी नाही प्रसवत या महाराजांनी शब्द वापरले अशा प्रकारची जी माता आहे ना तिच्याच हात फिरवण्याने हे घडत मग असा हात फिरवण्यामध्ये प्रेमामध्ये निष्कपट आशीर्वाद हे सामर्थ्य आहे का नाही आहे आणि हे तुम्ही आम्ही अनुभव शकतो ज्याला ज्याला माता आहे त्या त्या लोकांनी हा अनुभव घेऊन बघा आम्ही अनुभव घेऊन तुम्हाला सांगतो आपल्या अनुभवाचा हे तुम्ही मिळवून बघा प्रयत्न करा अगदी असं करत काही त्याच्यामध्ये शंका नाही म्हणजे आशीर्वादामध्ये सामर्थ्य